श्री गणेशायन मह सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा श्लोकार्थ पहिला अर्जुन म्हणाला हे जनार्दना केशवा बुद्धि योग श्रेष्ठ आहे असे जर तुझे मत आहे तर मग हे केशवा मला हिंसक कर्माचे ठिकाणे का प्रवृत्त करतायस मग अर्जुन म्हणाला देवा कृपा निधे तुम्ही ते बोललात ते मी लक्षपूर्वक ऐकले त्यावरून पाहता कर्म आणि ही उरतच नाही श्री अनंता हेच जर आपले निश्चित मत असेल तर मग ऋषिकेशा पार्थातू संग्राम कर असे मला का सांगता ह्या भयंकर कामात मला घालताना तुम्हाला संकोच कसा वाटत नाही हे पहा सर्व कर्मांचा तुम्ही निषेध करता तर मग माझ्या हातून असले हिंसक कर्म का करवता तर ऋषिकेशा ह्याचा आपणच विचार करा की आपण कर्ममार्गाला इतका मान देऊन माझ्या हातून ही भयंकर हिंसा करवीत आहात योग कल्याण करवा बोलू लगला अज्ञा ने का विचारा गोष संपली अज्ञान घलवनाता जर संदिग्ध उपदेश करा तो हम भ्रम निरा आता आम आत्मबोधाची इच्छा पूर्ण झाली म्हणायची मला सांगा की वैद्य हा रोग्याची प्रकृती पाहून त्यावर पथ्याची योजना करून गेल्यावर जर आपण होऊनच औषधात विष घालील तर रोग्याने जगावे कसे ज्याप्रमाणे आंधळ्यास आडवाटेला लावावे किंवा माकडाला मद्यपाजावे तसा आपला हा उत्तम उद्देश आप चांगलाच फळला श्रीकृष्णा मला आधीच काही समजत नाही त्यातून मी ह्या मोहाने ग्रस्त झालो आहे म्हणून आम तुम्हाला विचाराची गोष्ट पुसली तो तुमचे आपले एक एक नवलच तुमच्या उपदेशात सारात घोटाळा तर शरणागती असे का वय असे का वागाव शरणागत अशी असे का वागायचे आम्ही काया वाचने करून आपल्या बोलण्यावर भरोसा ठेवावा आणि तुम्हीच जर असे करू लागलात तर मग प्रेस म्हणायचे अर्जुन म्हणतो आता अशा प्रकारे जर आपण बोध करीत असलात तर मग आमचे चांगलेच करीत आहात आत्ता आता, आता ज्ञानाची आशा कशाला पाहिजे ज्ञान संपादन करण्याची हौस संपली परंतु उलटे असे झाले की माझ्या मनाची स्थिरता जाऊन ते जास्त घोटाळ्यात मात्र पडले त्याचप्रमाणे श्रीकृष्णा तुमची लीला आम्ही काही जाणू शकत नाही या उपदेशाच्या मिशाने जर आपण माझे मन पाहत असाल तर कोण जाणे किंवा मला फसवीत आहात का गोडार्थाने गुडार्थाने ब्रह्मस्वरूप सांगत आहात याचे अनुमान करता खरे काहीच कळत नाही म्हणून देवा ऐका हा गुडार्थ न सांगता जो काही आपला विचार असेल तो स्पष्ट सांगा श्रीकृष्णा मी अतिशय मंदबुद्धी आहे तेव्हा अशा मलाही चांगले समजेल असे एक निश्चयात्मक बोलणे आपण बोला असे पहा औषध देऊन रोग तर नाहीसा व्हावा परंतु ते औषध मधुर आणि रुचकर असावे त्याचप्रमाणे सर्व अर्थाने परिपूर्ण व आचरण्यास योग्य असे तत्व आपण सांगा पण ज्या रीतीने माझ्या मनाला त्याचा पूर्ण बोध होईल त्या रीतीने सांगा देवा तुमच्यासारखा गुरु मला मिळाला असता आज मी आपल्या मनाची इच्छा का करून घ्यावी ह्या ठिकाणी भी। मी भीड कोणाची धरावी तू माझी मावली आहेस असे पहा की दैवयोगाने कामधेनुचे दृष्ट्य प्राप्त झाल्यावर इच्छित मागण्यास का कमी करावे किंवा चिंतामणी हाती लाल्यावर मग इच्छित वस्तू मागण्याचे संकट का पडावे आपल्याला जे अपेक्षित असेल ते का न मागावे पहा की अमृत सिंधूचे काठीने व्याकुळ व्हावे तर मग अमृत सिंधूजवळ येण्याचे श्रम तरी का घ्यावे त्याचप्रमाणे हे कमलापते तुझी जन्मोजन्मी उपासना करता करता दैवयोगाने आज जर तुझी आम्हाला प्राप्ती झाली आहे तर मग परमेश्वरा आपल्याच इच्छेने तुमच्या पाठी आम्ही मागणे का मागू नये उदयकार आला आहे हे पहा आज माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण होऊन व माझे पूर्व पुण्य फळास येऊन सर्व मनोरथ सिद्धीच गेले कारण कल्याणाचे आधीपीठ व सर्व देवांचे देव जे दे तुम्ही ते आज आमच्या आधीन झाला आईचे स्तनपान करण्यास मुलाला जशी वेळा वेळ वेड़ यांची अडचण नसते त्याप्रमाणे देवा कृपाने निधे मी तुम्हाला माझे इच्छेनुरूप विचारित आहे अर्जुन म्हणतो म्हणून देवा इहलोकी आचरण्यास योग्य वो परलोकी हितकारक अशी एक निश्चित गोष्ट सांगा श्लोकार्थ तिसरा श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना इहलोकी सृष्टीचे आरंभीस मी हे दोन प्रकारचे मार्ग सांगितलेत सांख्य विचार करणारांना ज्ञान येऊ व कर्म करणाऱ्यांना कर्मयोग हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणतात अर्जुना तुला जो सांगितला तो गर्भितार्थ आहे ईश्वरार्पण कर्ममार्ग सांगताना प्रसंगानुसार सांगून गेलो तो आमचा हेतू तू जाणला नाहीस म्हणून व्यर्थ क्षोभलास तेव्हा आता हे ध्यानात ठेव की ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही मार्ग मी सांगितलेले आहेत हे वीरश्रेष्ठा ऐक या पृथ्वीवर हे दोन्ही संप्रदाय माझ्यापासूनच पूर्वापार प्रकट झाले आहेत जड चैतन्याचा विचार करणारे ज्याचे आचरण करतात व ज्या योगाने ब्रह्मरूपाची ओळख योग योग योगा होता क्षणीच ते तद्रुप होऊन जातात त्या एका संप्रदायाला ज्ञान योग म्हणतात दुसऱ्यास कर्मयोग म्हणतात त्या योगात तत्पर असे मुमुक्षजन अवकाशाने म्हणजे ज्ञानेतर काली मोक्षास पावतात तयार असलेल्या व तयार करून घेतलेल्या अन्नाच्या भोजनापासून जशी सारखीच तृप्ती होते तसा या दोन्ही मार्गाचा परिणाम एकच आहे किंवा पूर्वपश्चिम दिशांकडे जाणाऱ्या नद्या जा। पाहिल्या तर भिन्न दिसतात परंतु समुद्रात मिळण्याच्या वे वेळी अखेरीस जशा एकत्र होतात तशी ही दोन्ही मते एकाच तत्वाची सूचक आहेत परंतु त्यांची उपासना उपासकाच्या योग्यतेवर अवलंबून आहे असे पहा पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाच्या फळात धरतो पण त्याच वेगाने मनुष्यास ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे तो हळूहळू फांदी फांदीवरून मार्ग क्रमिता क्रमिता काही वेळाने फळावर खरोखर जाऊन पोहचेल त्याचप्रमाणे ज्ञान मार्गाचे आचरण करतात ते ज्ञानी करता। विहंगम मार्गाने तत्काळ मोक्ष मोक्ष प्राप्त करून घेतात इतर योगे कर्म म्हणजे पिपीर मार्गाने विहित वर्णाश्रम धर्माचे आचरण करून अवकाशाने म्हणजे ज्ञानातर का मोक्ष प्राप्त करून घेतात श्लोकार आचरण केल्याने पुरुषाला कर्मशून प्राप्त होत नाही व केवळ कर्मसन्यास केला म्हणजेच सिद्धी प्राप्त होते असेही नाही कोणीही मनुष्य विहित कर्मे टाकून जर सिद्ध होऊ म्हणेल तर निश्चयाने त्याला तसे होता येणार नाही अर्जुना जी ज्याला विहितकर्मे करावयाची ती टाकल्याने तो कृतार्थ होईल असे म्हणणे हा केवळ वेडेपणा होय नदी दुथडी भरली आहे वती ती उतरून पलीकडे जाण्याची जेथे आवश्यकता आहे तेथे नावेशिवाय जाऊ म्हटले तर कसे जाता येईल सांग बरे किंवा भोजनापासून जो तृप्तीची इच्छा करतो त्याला स्वयंपाक न करता अथवा तयार असलेले अन्न न खाता ती कशी प्राप्त होईल जोपर्यंत निरीच्छपणा प्राप्त झाला नाही तोपर्यंत खटपट ही केलीच पाहिजे तोच प्राप्त झाला म्हणजे आत्मसंतोषात प्राणी सहज गुंतून जातो म्हणून पार्था ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याला विहित कर्माचरण कधीही सोडता कामाने आणि आपापले गरजेप्रमाणे कर्माचा स्वीकार व त्याग करू म्हटल्याने तो होईल काय हे बोलणे व्यर्थ बहकल्यासारखे आहे ह्याचा नीट विचार करून पाहिला तर कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही असे पक्के समज श्लोकार क्षणभरही स्वस्थ असत नाही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्वादी गुण हे सर्वांकडून कर्मे करतात जोपर्यंत माहिती वास्तव्य आहे तोपर्यंत कर्म स्वीकारणे अगर टाकणे हे बोलणे अज्ञानपणाचे आहे कारण जीवाच व्यापार हो मे गुण अनुराधा सहज होते विहित कर्मेर सगड़ी जारी त्राने सोडली तरी इंद्रिया स्वभाव धर्म नहीं कर्म त्याग काना से ऐकने बंद जाने का डो दृष्टि गली का नाका भोगे बुजुन जाऊ का प्राणापान वायूं की गति बंद का का मन हे कल्पना रहित झाले का भूकतहान यांची इच्छा नाहीशी झाली अथवा निद्रा व जागृती ह्या अवस्था बंद झाल्या का किंवा पाय चालणे विसरले इतकेच नवे, परंतु जन्ममरण तरी चुकले आहे का मग हे इंद्रियांचे व्यापार जर बंद राहत नाहीत तर मग सोडले ते काय म्हणून देहाभिमानाला कर्माचा त्याग करता येणार नाही कर्म हे पराधीन असल्यामुळे प्रकृतीच्या गुणांनुरर्धाने घडते ह्या सव मी कर्म करीन अगर सोडीन असे समजणे व्यर्थ होय पहा की रथात बसल्यावर मग जरी स्तब्ध बसून राहिले तरी तो रथाच्या आधी नसल्यामुळे रथाचे फिरणे म्हणजे तोच फिरलासे होते किंवा झाडाचे वाढलेले पान निश्चिष्ट असताही ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने उडून आकाशात भ्रमण करते त्याप्रमाणे मायेच्या आधाराने व कर्मेंद्रियांच्या विकाराने निष्कामही नेहमी कर्म करतो म्हणून जोपर्यंत मायेचा संघ आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडत नाही असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांचा तो रिकामा आग्रह हो। श्लोकार्थ श्लोकार जो मूर्ख पुरुष कर्मेंद्रियांचे संयमन करून इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो त्याला दांभिक दुराचारी असे म्हणतात जे योग्य कर्मे टाकून व कर्मेंद्रियांचे दमन करून कर्मातीत होऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग घडत नाही कारण त्यांच्या मनामध्ये कर्मे करण्याविषयीची वासना जागृत असते कर्मत्याग केला असे वरवर दाखवणे ही खरोखर विटंबना होय पार्था असे हे प्राणी नेहमी विषयासक्त असतात असे निशय जाण आता अर्जुना प्रसंगानुसार तुला निरीच्छ बनणे निरीच्छ मनुष्याची खूण सांगतो ती लक्षपूर्वक लोकार्थ लोकार्थवा परंतु अर्जुना जो मनाने इंद्रियांचे नियमन करून आसक्ती न ठेवता कर्मयोगाचे आचरण आरंभितो तो अधिक श्रेष्ठ होय जो आंतर्यामी निश्चल व परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन तथापि बाह्यातकारी लोकाचाराप्रमाणे वागणारा तो इंद्रियांना आज्ञा करीत नाही विषयाची भीती बाळगत नाही आणि ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावं याची ती ती कर्मे टाकीत नाही कर्मेंद्रियाकडून कर्मे होत असताना तो त्यांना आवरीत नाही जो तो वासनेने आकडला जात नाही व त्याच्या मनाला मोहाची बाधा होत नाही कमळाचे पानदसे रात्रंदिवस पाण्यात असून पाण्याने भिजत नाही त्याप्रमाणे संसारामध्ये राहून तो इतर जनासारखा दिसतो ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यात दिसते त्याप्रमाणे वर क्रांती पाहता तो मनुष्य साधारण दिसतो बाकी निश्चयाने त्याची आत्मस्थिती ओळखता येत नाही अशा गुणाने जो युक्त असेल व जो निरीच्छा असेल तोच मुक्त असे तू समज अर्जुना तोस योगी व तोस जगात स्तुतीस पात्र असतो म्हणून तू असा हो असे मी तुला म्हणतो तू तु आपल्या मनाला अवरुंधर व अंतर्यामी स्थिर हो म कर्मेंद्रिय खुशाला पापले व्यापार करत श्लोकार आठवा अरे तू विहित कर्माते आचरण कर कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे श्रेयस्करून तुझ्या शरीराचा निर्वाह देखील होणार नाही म्हणून कर्मरहित होणे हे या संसारात असंभवनीय आहे मग शास्त्रा विरुद्ध आचरण का करावे याचा विचार कर म्हणून जे जे योग्य वो समयानुसार प्राप्त झालेले कर। कर्म असेल ते तू निष्काम बुद्धीने करी कौतुक माहीत नाही ते हे की निष्काम बुद्धीने केलेले हे कर्म कर्मापासून म्हणजे संसारापासून सोडवणारे होते पहा की अधिकाराप्रमाणे स्वधर्माचे जो आचरण करतो तो त्या आचरणानेच निश्चय करून मोक्ष पावतो श्लोकार्थ नव्हा अर्जुना ईश्वरार्पण बुद्धी वाचून फलाच्या इच्छेने केलेल्या कर्माच्या योगाने हा जीव बांधला जातो म्हणून अर्जुना करतेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण करे कर। आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्य यज्ञ असे समज म्हणून त्याप्रमाणे वर्तन केल्यावर त्यात पापाचा रिघाव होत नाही प्राणी जेव्हा हा स्वधर्म टाकतात आणि वाईट कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात तेव्हाच जन्मवर्णाचे फेऱ्यात पडतात म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणे हाच अखंड यज्ञ असे समज आणि जो पुरुष हा यज्ञ करतो त्याला काही काहीसुद्धा बंधन होत नाही हे सर्व जग कर्माने बांधले जाऊन मायेचे पाशात गुंतले आहे ते स्वकर्माला चुकले म्हणूनच पार्था आता तुला मी ह्याविषयी एक कथा सांगतो ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली श्लोकार्थावा सृष्टीच्या आरंभी यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला तुम्ही स्वधर्म स्वधर्मरूप यज्ञाचे धर्माचरण करा म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरस पूर्ण करेल त्यावेळेस प्राणी व त्याने नित्य आचरण्याचे धर्म ही दोन्ही बरोबर उत्पन्न झाली परंतु ते गहन असल्यामुळे प्राण्यांना समजले नाहीत तेव्हा त्याने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की हे देवा या ठिकाणी आम्हाला काय तरुणोपाय आहे तो मिलाला तुम्हार वर्णाश्रमा प्रमाण आम्मी पूर्वीज धर्म नियमित प्रमाणे तुम्हें आचरण करा मे तुमसे हेतु सहजपूर्ण होते तुम्हें व्रतवैकल्य कर करू नका उपास तपास कर शरीरस कष्ट दे व तीर्थयात्रा करता दूर जाने से श्रम करू नका योगाधिक साधने तसेज कामिक आराधना व मंत्रतंत्राधिक अनुष्ठाने करू नका इतर देवास भजू नका व या गोष्टी करू नका तर तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो धर्म सांगितला आहे त्याचे साहजिक आचरण करा ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीची सेवा निष्काम बुद्धीने करते त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा ब्रह्मदेव म्हणाले स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञ हो म्हणून त्याचे आचरण करा जनहो असे पहा कि तुम्ही वागाल, तर तो सर्खा तुम्हाला प्रसन्न होते प्रमाण तुम्हें परस्परान सतुष्ट या स्वधर्मा आचरण सर्व देवता सतोष पावती मैं तुम्हारे सहज पूर्ण करतील। अशा रीति ने अपने धर्म आचरण केवता तुम्हारा प्राप्त वस्तु की प्राप्ति कर संरक्षण ही करते तुम्हें देवान भजा तो देव ही सतुष्ट होते अशा प्रकार एकमेक एकमेक जेव प्रेम जड़ेल तुम्हें जे करूलते सहज सिद्ध जाएँ तुम्हारा मनाली सर्व वासना पूर्ण होती तुम्हारा बोलास यश आणि तुम्ही दुसऱ्याने आज्ञा करणारे भाल आणि महारुद्धी नेहमी तुमच्या ऋतू श्लोकार बारावा यज्ञाने पूजन केलेले देव संतुष्ट होऊन तुम्हाला तुमचे इच्छित भोग देतील देवताने दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो आपण स्वतः भोगतो तो चोरच समजावा याप्रमाणे असाल तेथे सर्व सुखासह हो, मूर्तीमंत दैव तुमचा शोध करीतील स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही ऐश्वरयुक्त होऊन तुम्हाला विषयांची इच्छा राहणार नाही <coughs> सकल संपत्ती प्राप्त झाली असता विषय सेवनाच्या गोडीला लंपट होऊन इंद्रियांची तृप्ती करण्यात जो काळ घालवेल व य संतुष्ट झालेल्या देवाने पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीने व सुधर्माचरणाने जो ईश्वरास जो नाहीत आहुती देणार नाही देवतापूजन करणार नाही अतिथी शेता काळी अन्नदान वगैरे करणार नाही अथवा गुरुभक्तीला जो कंटाळेल अतिथीचा आदर सत्कार करणार नाही व आपल्या जातीत संतोष देणार नाही असा जो सुधर्माचे आचरण करीत नाही श्रीमंती ज्यादा गर्वाचारा भरला है जो केवल विषयाशक्त महत्काल नहीं से उते। असले ले भोग सुधा भोग ज्यादा आयुष्य संपले शरीर जीव वस करीत नहीं किंटै लक्ष्मीवास करीत नहीं क्या स्वधर्मा लोभ सुखाश्रयस्थान नष्ट समझावे दीप मालवता क्षणीच जसा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे ब्रह्मदेव म्हणतात प्रजाजन हो जो स्वधर्माचे आचरण सोडतो त्याचे स्वातंत्र्य खरोखर नष्ट होते म्हणून स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ शिक्षा करील आणि हा चोर आहे असे समजून त्याच्या सर्वस्वाचे हरण करील मग रात्र झाल्यावर स्मशानाला जशी भूते वेडतात तशी सर्व संकटे त्याच्याजवळ येऊन त्याला भेडतात तसेच त्रिभुवनातील सर्व दुखे आणि हजारो प्रकारची पातके आणि झाडून सर्व दारिद्र्य ही त्याच्या ठिकाणी वास करतात जनहो या प्रमाणे त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते आणि अशा प्राण्यांना कल्पांतीही दुःख सोडत नाहीत ब्रह्मदे प्रजेला असा बोध करतात की म्हणून आपला स्वधर्म सोडू नका आणि इंद्रियांना स्वैर करू देऊ नका ज्याप्रमाणे जलचराला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर लागलीच मृत्यू होत त्याप्रमाणे स्वधर्माचा विसर पडला म्हणजे प्राणी अजब पात पावतात ब्रह्मदेव म्हणतात म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या धर्माप्रमाणे कर्म करण्यास नेहमी तत्पर राहावे श्लोकार यज्ञाचा अवशिष्ट प्रसाद जे ग्रहण करतात ते श्रेष्ठ पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात पण जे प्राणी केवळ आपल्याकरताच पाक करून भोजन करतात ते पातकच सेवन करतात हे पहा जो विहित कर्मांचे निष्काम बुद्धि ने आचरण करना मध्य संपत्ति का विनियो करता अपले गुरु आप व अग्नि हूजा करते आह्मणा की सेवा करते अपने पितरान श्राद्धि वगैरह पड़तो आविध कर्माचरण व पंचमहायज्ञादी करे यज्ञशेष बाकी रह सुखाने अपन कुटुंबासवन करतो त्याच्या सर्व पातकांचा त्या यज्ञेश यज्ञशेष सेवनामुळे नाश होतो अमृताचे सेवन केल्यापासून ज्याप्रमाणे महारोगाचा नाश होतो त्याप्रमाणे यज्ञावशिष्ठ अन्नाचे सेवन केल्याने त्याची दुखे नाही शिवतात जशी ब्रह्मनिष्ठाला भ्रांतीपासून बाधा होत नाही तशी जो दो हे यज्ञावशिष्ठ अन्न सेवन करून त्याला दोषापासून बाधा होत नाही म्हणून स्वधर्माने संपादन केलेले द्रव्य स्वधर्मानेच खर्चावे व बाकी राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा श्री मोरारी सांगतात पार्था अशी ही आद्यस्थिती आहे ह्याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये जे पुरुष आपल्या शरीरासच आत्मा असे मानतात विषयांचे सेवन हीच भोग्यवस्तू असे मानून त्याशिवाय दुसरे काही जाणत नाहीत हे सर्व साहित्य यज्ञसंबंधी आहे हे न जाणून जे भ्रांतीत असतात अहंकार बुद्धीने फक्त विषयोपभोगावरच ज्यांची दृष्टी असते जे आपणास आवडणारे उत्तम पक्वाने तयार करून आपणच त्यांचे सेवन करतात ते पापी असून पातकांचे सेवन करतात असे जाण ही सर्व या संपत्ती स्वधर्मरूप यज्ञाचे हवनद्रव्य आहे असे समजून ती य स्वधर्मयाज्ञेच स्वधर्मयज्ञानेच परमेश्वरास अर्पण करावे हे सर्व सोडून मूर्ख लोक करतास नाना प्रकारचे पदार्थ तयार करतात ज्या अन्नापासून यज्ञाची सिद्धी होते आणि परमेश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न सामान्य नाही म्हणून या अन्नाला साधारण असे न ते ब्रह्मरूप आहे असे समज कारण सर्व जगाचे हे जीवती होय श्लोकार्थ पणापासून भूतजात उत्पन्न होते ते अन्न पर्जन्यापासून होते तो पर्जन्य यज्ञापासून होतो व तो यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो कर्म वेदापासून उत्पन्न होते असे तुझ वेद परमेश्वरापासून उत्पन्न होता म्हणून वेद। ते स्वधर्म स्वरूप यज्ञात नित्यवास करतात अन्नापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते व आणि पर्जन्यापासून सर्व ठिकाणी अन्न उत्पन्न होते त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून आणि यज्ञाची कर्मापासून होते कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रह्मापासून आणि त्या वेदाची उत्पत्ती परात अविनाशी ब्रमापासून होते म्हणून हे सर्व जग ब्रासून उत्पन्न झालेले पण हे सुभद्रा पते ऐक कर्माची पूर्ती जो यज्ञ त्यात वेद ब्रह्म निरंतर वास करते पार्था श्लोकार्थ सोळावा अशा प्रकारे चालू असलेल्या चक्राला अनुसरून जो ह्या डोकी वागत नाही र्थ हो तो इंद्रिय लंपट हो व्यर्थ घो ये धनर्धरा हा सुधर्मरूप यज्ञा की मूल पीठिका तुला संक्षेपा संगित मन जो उन्मत्त पुरुष उचित अशाया सुधर्म रूप यज्ञा हा लोके आचरण करीत नहीं तसेच जो दुजा दुराचरणाक इंद्रिया उपयोग करो तो पापराशी भूमीला केवळ भारभूत आहे असे समज ज्याप्रमाणे अकाळी आकाशात आलेले ढग निरुपयोगी असतात त्याप्रमाणे अर्जुना या उन्मत्त मनुष्याची सर्व जन्मातील कर्मे निष्फल होत ज्याला स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही ज्याचे त्याचे जिणे जी, शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ होय म्हणून पांडवा ऐक हा स्वधर्म कोणीही सोडू नये साने सर्व याचेच आचरण करावे पहा कि शरीर मनुष्य देह जरी प्राप्त हो तरी पूर्वकर्मा नुसारे अगत उचितते कर्म का करू नये है हे सव्य साची हा मनुष्य देह प्राप्त कर्म करना की ज्यादा खंती ये मूर्ख अ्लोकार्थ सत्र परन्तु जो आत्म्यादेशिका रमवाण व आत्मसुखाने तृप्त झाला असून आत्मानंदानेच संतुष्ट आहे त्याला काही कर्तव्य उरत नाही हे पहा था। की देहाचे व्यापार चालले असूनही त्या कर्मामध्ये एक तोच लिप्त होत नाही की जो सदैव आत्मस्वरूपी रममाण असतो कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृत झालेला असतो म्हणून सहजीच कर्मसंघापासून मुक्त होतो श्लोकार्थ अठरावा या नोके कर्म के लभ नो तसे कर्म न के हि होती नहीं वो को ही प्राणापसन ता कार्य साधावे न्याप्रमा तृप्ति तिच्छी साधने ही आपोप संपत स्व स्वस्वरूपानंद निमग्न कर्मे ही उरत नहीं अर्जुना जोपर्यंत आत्मज्ञान जाए नहीं तोपर्य हाँ साधना आचरण करावे लगते